वाल्मिकी रामायण सुंदरकांड स्वर्ग चाळीसावा महात्म्या वायुपुत्राचे ते भाषण ऐकून देवकन्येसारखी सीता स्वतःच्या हिताचे बोलली वानरा गोड बोलणाऱ्या तुला बघितल्याने अर्धवट पिके उगून आलेल्या भूमीना पाऊस आल्याने जसा हर्ष व्हावा तसा मला फार हर्ष झाला शोकाने कृश झालेल्या अंगाने त्या पुरुष व्याघ्राला मी ज्या योगे स्पर्श करेन अशी दया तू माझ्यावर कर एवढीच माझी इच्छा आहे वानश्रेष्ठा तुझ्याकडे दिलेली खून रामाला दे रागाने कावळ्याचा एक डोळा फोडणारा बाण फेकल्याची गोष्ट सांग आणखी एक सांग हे माझा तिलक नाहीसा झाला असता तू मनशिलेचा तिलक माझ्या गालाच्या बाजूला लावलास त्याची तू आठवण ठेवावीस तो तू वीर्यवान महेंद्र वरुणासारखा आपली सीता हरण करून नेऊन राक्षसांमध्ये राहत असता कसा गप्प राहतोस हा दिव्य चुड्यामुणी मी चांगला जतन करून ठेवला होता त्याला पाहून या आपत्तीत हे निष्पा तुलाच पाहिल्यासारखा मला आनंद होत होता ह्या हा, हा जलात उत्पन्न झालेला श्रीमान मणी मी तुझ्याकडे पाठवलाय शोकात बुडालेले मी यापुढे आता जगणे शक्य नाही असंही अशी दुःखे हृदयाला घरे पाडणारी बोलणी आणि राक्षसांच्या सहवासात राहणे तुझ्यासाठी मी सहन करीत आहे हे शत्रुमर्दना हे जीवित मी केवळ एक महिना धरण करीन महिन्याच्या तुझ्या वाचून राजकुमार आम्ही जगणार नाही हा राक्षस राजा महाभयंकर आहे त्याची माझ्यावर चांगली दृष्टी नाही तुझी येण्याची अजून तयारी नाही असे जर मला कळले तर सुद्धा मी जगणार नाही वैदेहीचे ते, ते करून अश्रोगाळीत बोललेले शब्द ऐकून तो वायुपुत्र महा हनुमान तिला म्हणाला देवी सत्याची शपथ घेऊन मी तुला सांगतो की तुझ्या शोकामुळे रामाला काही नकोसे झाले आणि राम दुःखात बुडाल्यामुळे लक्ष्मणालाही मनस्ताप होत आहे तू कशेवशी आढळलीस आता शोक करण्याचा काळच नाही या क्षणापासून तुझ्या दुखाचा शेवट झालेला हे भामीने तुला दिसेल ते दोघे कुठेही नावे न ना ठेवता जोगे पुरुषव्याघ्र राजपुत्र तुझ्या भेटीकरता प्रयत्न करून लंका जाळून टाकतील युद्धात राक्षस रावणाला बांधवासह मारून हे विषालाक्षी ते दोघे राखव तुला आपल्या पुरीला नेतील पण रामाला ओळख पटेल आणि जी त्याचे प्रेम वाढेल अशी आणखी एखादी खून द्यावीस ती म्हणाली मी केवढी तरी उत्तम खुण्याची वस्तू तुला तु तु तु दिली आहे माझ्या वेणीवरचे तेज भूषण पाहून वीर हनुमाना रामाचा तुझ्या बोलण्यावर विश्वास बसेल तो उत्कृष्ट मणे घेऊन श्रीमान वानरश्रेष्ठ देवीला नमस्कार करून निघाला उडून जाण्याच्या तयारीत असलेल्या आणि अतिशय वेगाने वाढत चाललेल्या त्या वानर नायकाला बघून अश्रपूर्ण वदनाने सद्गतीत वाणीने त्याला म्हणाली हनुमाना सिंहासारख्या दोन राम लक्ष्मण भ्रात्यांना अमात्यांसह सुग्रीवाला आणि सर्वांना कुशल सांगावे ज्या योगे महाबाहू राम मला या दुःखसागरातून वाचविल असे तू योजावीस हा माझा तीव्र शोकाचा आवेग आणि राक्षसांचे घालून पाडून बोलणे हे रामाशी जाऊन तू सांगावेस वानश्रेष्ठा तुझा प्रवास निर्विघ्न होऊन राजपुत्रेचा मनातला हेतु समजून घेऊन आपल्या कार्याची सिद्धी झाल्यामुळे मनात अत्यंत हर्ष पाहून तो वानरता थोडेच उरलेले कार्य लक्षात घेऊन मनाने उत्तर दिशेला निघाला सुंदरकांडाचा चाळीसावा सर्ग समाप्त